श्रीपादशे वल्लभ नर हरी दत्ता या दिगड वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुना पाठ पाीपादशे वल्लभ नर हरी पत्ता या दिगण्य सरस्वती सद्गुरुना पाठ श्री दत्त अध्याय पहिला पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पाच प्राण यांचे जो संरक्षण करतो त्या गणपतीच्या चरणांना मी वंदन करतो ज्याला अम्बेचा पुत्र म्हणतात कलियुगात जो गुप्त रूपात आहे ज्याचा हस्त वर व अभय देण्यासाठी सदैव सिद्ध असतो व केवळ स्मरण मात्रानेच जो भक्तांची विघ्ने हरण करतो जो करता पोषण करता व संहारक आहे अखिल विश्वाचे दुःख जो कमी करतो स्मरणानेच जो दुःखाची वार्ता नाहीशी करतो तो आमचा पोषण करता आहे तोच आमचा श्रेष्ठ गुरु आहे त्याला दोन्ही हात जोडून त्याच्या दोन्ही चरणांवर मस्तक ठेवले आहे सुरवर त्याला वंदन करतात श्रुती ज्यांचे वर्णन करतात तोच हा निरामय अद्वितीय सत चित आनंदमय परब्रह्म नरसिंह सरस्वती दत्ता असून तोच हा ग्रंथ रचत आहे भाविकांचे यथार्थ कल्याण या ग्रंथाच्या श्रमण पठनाने होणार आहे वासुदेव केवळ निमित्त मात्र आहे परमेश्वराने जगदोद्दारासाठी अत्रीच्या घरी अवतार घेतला त्याच्या चरित्राचा विस्तार पुराणात सुंदर रीतीने वर्णन केला आहे सार तो साडेतीन हजार श्लोकांच्या दत्त वर्णन केला आहे प्राकृत लोकांना ती संस्कृत भाषा समजत नाही म्हणूनच या ग्रंथाचा आरंभ आहे याचा योगाने चित्तक्षोब हरत्या स्वयं तेराणाचे तीन भाग आहेत ज्ञानकांड उपासनाकांड आणि कर्मकांड त्यापैकी उपासनाकांड भाग हा ईश्वर प्रेमाबद्दल सांगतो त्या कांडात कार्तविर्याचे आख्यान अलरकाला विज्ञान प्राप्ती आणि आयुयदूं उद्धार करणाऱ्या नवविधा भक्तीचा अशा भक्तीच्या आचरणाने प्रथम भोग व शेवटी मुक्ती अनायासे प्राप्त होते भक्ती नऊ प्रकारची आहे स्मरण वंदन सख्य सेवन अर्चन दास्य श्रवण व की कार्तवीर सहसार्जुना स्मरण भक्ति अलर्काने वंदन भक्ति आयुराजाने दास्य भक्ति परशुरामाने सख्यभक्ति भक्ति ने सेवन यदुने अर्चन वेदधर्मा कीतन दीपकाने श्रीदत्ता के श्रवण व कित्येक भक्त सर्वस्वात्म निवेदन करून श्री दत्ताचे ठिकाणी तल्लीन होऊन निर्वाण प्राप्त केले भक्तीतून ज्ञान उत्पन्न होते ती कृपेची सावली करते भक्तीने अनायाला सगुण रूपात नावारुपाला आणले निर्विशेष परब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्याला सामान्य जीवांना फार श्रम पडतात भक्ती व नंतर ज्ञान हा क्रम समजल्याने त्याच्यातील त्यांच्यातील भ्रम नाहीसा होतो सगुण ब्रह्माच्या ध्यानाने मन लवकर स्थिर व एकाग्र होते त्यानंतर विविध उपाधी नाहीशा होऊन स्वतःमध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो त्या नवविधा भक्तीचे येथे यथार्थपणे वर्णन केले आहे ती भाविकांना योग्य मार्गदर्शन करून शेवटी कृतार्थ करीत स्मरण भक्ती अतिश्रेष्ठ आहे नवविधा भक्तींमध्ये ती सर्वश्रेष्ठ आहे आठही भक्तीप्रकारांपेक्षा थोर वैश्वराला ईश्वराला प्रिय आहे भगवंताची अंगे सहस्त्र स्वरूपे स्वरूपे अनंत नामे अनंत आणि लीला अनंत आहेत या सर्वाचे मनापासून क्षणोक्षणी स्मरण करण्याने सर्व कर्मांचे ओझे आपोआप उतरते शीन, शीन जातो आणि सहजगत्या मोक्ष होते जाता येता काम करताना खाता पिता देता घेता हृदयात भगवंताचे स्मरण केल्याने कर्माची अकर्मता होते त्याचा दोष लागत नाही स्मरणा वाचून कोणतीही कार्य घडत नाही म्हणून स्मरण भक्ती श्रेष्ठ आहे कीर्तनभक्तीही भाविकांना तारते यश स्मृत्याचना मोक्त्या तपूजा क्रियादिषु न्यूनमणता याती सद्यम वंदे तमच्युतम या स्मृती वाक्यानुसार कीर्तनाच्या योगे सर्व कर्म पूर्णत्वाला जाते अजन्याच्या दिव्य जन्माचे कीर्तन व त्या अक्रियाच्या दिव्य लिलांचे गायन जन्माचे बीज जाळून टाकून कर्मशिल्लक ठेवत नाही भगवंताचे कीर्तन करताना स्वतःमध्ये सात्विक भावांचा सा उदय झाला तरच जन्माचे सार्थक अन्यथा ते केवळ दंभाचे प्रदर्शन होय हृदय सद्गतीत न झाले वाचा गदगदीत झाली नाही शरीर रोमांचित झाले नाही डोळ्यातून प्रेमाश्रू आले नाहीत वृत्ती अंतर्ली नाही आणि देह भान विसरले नाही तर ती कीर्तन प्रौढी मिथ्या व दाभिक बडबड आहे हे सुज्ञांनी ओळखावे कीर्तन भक्ती अशी आहे श्रमणक्तीही तशीच आहे तिन्ही इंद्रिये सावध ठेवून इकडे तिकडे लक्ष न देता असूया व स्पर्धा यांना दूर ठेवून दृढ श्रद्धेने अंतरनिष्ठपणे पूर्णतः जागृतपणे जो भगवंताच्या गुणांचे श्रवण करतो तोच भक्तिमान श्रोता असा श्रोता स्वतःच ते गुण जाणत असला तरी पुन्हा त्यांचे श्रवण श्रद्धा भक्तीने करतो काही श्रोते प्रेमाचा देखावा करून कीर्तनाला जातात परंतु तेथे विविध गोष्टी आपापसात आप बोलतात किंवा बसल्या बसल्या पेंगतात कि किंवा एकाग्रचित्ताने श्रवण करीत नाहीत त्यांची ती कृती व्यर्थच जाते असे श्रोते मोक्षमार्गापासून व स्वरूप विश्रांतीपासून दूरच राहतात म्हणून सावध राहून श्रवण करावे हे तिसऱ्या भक्तीचे लक्षण झाले आता सेवन भक्तीबद्दल ऐका मूळ स्वरूप एक आहे तेथे सेव्य भाव कोठून येणार त्याचप्रमाणे उत्तम अधम हे तरी कोठून परंतु लोक द्वैतभावाचे ठिकाणी विवेक ठेवतात अनादिकाला पासून चालत आलेल्या रीतीला अनुसरून श्रुती पद्धती सांगत आहे की ज्या योगे लोक अनायासे तरुण जातात वज्र अंकुश ध्वज व पद्म ह्या चिन्हांनी अंकित भगवंताचे पदांचे सेवन करणारा संत निश्चयाने मुक्त होतो आता अर्चन भक्तीबद्दल श्रवण करावे देवाची साकार मूर्ती कल्पुन तिचे सर्व भावे सर्वोपचारे पूजन करावे आपल्याला आवडेल अशी प्रतिमा करून तिला स्वतःच्या देहाप्रमाणे मानून मिळतील ते सर्व उपचार अर्पण करून मनोभावाने अर्चन करावे जमले तर अर्चन करावे किंवा प्रातपूजा षोडशोपचारांनी मांध्यांनी पंचोपचारांनी व रात्री निरांजन समर्पण करावी आपल्याला जीजी जी वस्तू आवडते ती ती देवाला अर्पण करावी त्यामुळे भगवंताबद्दल व भवसागर तरुण जातो मूर्तीपूजा डोळ्यांनी पहावी तशीच ती चित्तात साठवावी तेथेच वृत्ती राखावी त्यामुळे ब्रम्हपदवी मिळेल पूजा झाल्यावर देवासमोर बसून चित्त समरस करून गुरूंनी लिहिलेला मंत्र एकाग्रतेने जपावा ह्याचे नाव अर्चन भक्ती वंदन भक्तीच्या योगाने वृत्ती समान होऊन अढळ स्थान प्राप्त होईल ब्राह्मणापासून चांडळापर्यंत गाय अश्व कुत्रा गाढव ह्यासह स्थावर जंगमात्मक सर्व जगताला सतत वंदन करावे वाचार्थ देह सगुण असून लक्षार्थ देह अंतरयामी निर्गुण आहे तोच एकमेव परिपूर्ण भगवान असून तोच सर्वांचा चालक व भासक आहे स्वतः सच्चिदात्मा एकच प्रियत्वाने एक अस्थिभावे वंदन के शाश्वत लोका कर निंदे काीन मानू न सर्वे देवपन मानुन सर्वान वंदन करावे ये थे रुद्राध्याय प्रमाण है ह्या भक्तीचे नाम वंदन भक्ती आता दास्य लक्षण सांगतो आपण सर्वतोपरी दासाप्रमाणे वागावे सेवक ज्याप्रमाणे धन्यापाशी त्याच्या अधीन होऊन राहतो त्याचप्रमाणे मानापमान आणि आळस सोडून दिवस रात्रंदिवस देवाची सेवा करावी दास पोटाची काळजी करत नाही त्याप्रमाणे आपणही योगक्षेमाची चिंता मुळीही ठेवू नये परमेश्वर जबाबदारी घेतो ही झाली दास्यभक्ती आता सख्य भक्ती अनेक देह झाले तरी कल्पकोटी वर्षे जादी तरी जो जिवलग आम्हाला क्षणभरही सोडून जात नाही ज्याच्याबद्दल सर्वस्यह हृदिसनिविष्ट असे स्मृती सांगते जो सर्वाहून वरिष्ठ असून जिवलगाचा परमप्रिय आहे त्याचे सख्य करावे ते अपेक्षा न ठेवता करावे त्या योगे सांख्य व योग यांना प्राप्त होणारे ब्रह्मपद लाभते त्या वाचून चैन पडू नये त्याला त्या व्यवहार करू नये आणि त्याचेच निरपेक्षपणाने गुणानुवाद कावेत जी मैत्री अपेक्षा ठेवून केली जाते तिचा योगी संसाराचे निवारण काय होणार जर ईश्वराशी सख्य झाले तर खात्रीने पुनर्जन्मापासून सुटका होईल शरीर मन धन परिवार घर व जमीन सर्व काही ईश्वराला अर्पण करावे याला आत्मनिवेदन म्हणतात मी केवळ शुद्ध बुद्ध आहे स्वत सिद्ध असा अद्वितीय आणि सदोदित पापमुक्त आहे साक्षी आहे असे म्हणणेही योग्य नाही मला कर्तृत्व नाही तर मग भोक्तृत्व कोठून येणार म्हणूनच बद्धपणाही नाही नित्यमुक्तत्व आहे अभ्यासाच्या योगाने असा निश्चय होताच सहज निसंगता प्राप्त होते हीच सर्वस्वातिवेदनता अशी नवविधा भक्ती संतांना मान्य झाली महामुनी अत्री ऋषी नवविधा भक्ती करून देवांना अत्यंत प्रिय होऊन देवपिता होऊन राहिला होता परमात्म्याने ईक्षण मात्राने भूतभौतिक सृष्टीची रचना केली त्याने ब्रम्हदेवाला निर्माण केले व त्याला वेद देऊन सृष्टी रचविली ब्रह्मदेवाने सात मानस पुत्र उपजविले त्यापैकी दुसरा विख्यात अत्रिषी तो देहां तिन्ही देहांचा अभिमानापलीकडचा जागृती स्वप्न व सुशुक्ती या तिन्ही अवस्थानरहित व तिन्ही गुणांना ओलांडून राहिलेला म्हणून अत्री हे नाव शोभणारा असा होता ब्रह्मदेवाचे निष्कल्मश आपोआप नेत्रावाटे सुरूप होऊन प्रगटले तो हा ऋषी स्वरूप अत्री पहिले सूर्यग्रहण जेव्हा लागले तेव्हा त्याचे कारण कोणालाही समजेना अत्रींनी सर्वज्ञतामुळे ते प्रकट केले त्यांनी ऋग्वेदाचे पाचवे संपूर्ण मंडल प्रकट केले त्यामध्ये शीघ्रफल देणारे अग्नि आदी देवकुल आहेत कृतयुगामध्ये रोगग्रस्त होऊन सर्व जीव त्रासून गेले तेव्हा अतिंनी वैद्य होऊन रोगांचा अस्त करून सर्वांना सुखी केले मनुने मंद लोकांच्या माहितीसाठी स्मृती केली ती लोकांना समजेना म्हणून अतिंनी लोकांच्या सुखासाठी दुसरी स्मृती केली स्वत मनात निरीच्छ असूनही व ब्रह्मविद वरियान ह्या पदवीला पोहोचलेले असूनही पित्याची आज्ञा पाळून त्यांनी अनसुयेला वरले कर्दम ऋषींचे मूर्तीमंत तप देवहूतीच्या हु, देव उदरात प्रगटले तीही प्रख्यात अनसुया अत्रींनी तिचे पाणी ग्रहण केले तिच्या स्वप्नातही अतिथी विनमुख होऊन परत गेला नाही तिने स्वतः नग्न होऊन सुद्धा त्रिमूर्तीला भिक्षा घातली अनसुयेची कीर्ती ऐकून मत्सरग्रस्त होऊन सावित्री लक्ष्मी व पार्वती यांनी स्वतःच्या पतींना अनसुयेपाशी पाठविले सतीचे सत्वहरण करण्यासाठी तिन्ही दे, देव अतिथी हो नाले आले त्यांना धर्माचरणाच्या सामर्थ्यावर तिने बाल करून ठेवले त्या तिहींचा गर्वाचा ताठा मोडल्यावर तिही देवींनी येऊन आपल्या पतींची मागणी केली तेव्हा अनुसुयेने बाळे पुढे ठेवली त्यांना पतीच्या खुना समजेनात मग हसून अनुसुयेने त्यांना त्यांचे पती दिले पतिव्रत्याच्या आश्रयाने सतीला से सामर्थ्य प्राप्त झाले कौशिक ब्राह्मणाच्या सतीने सूर्याला शाप दिल्यामुळे अंधाराने प्राणी मरू लागले तिला समजावून अनुसूयेने सूर्योदय घडविला मांडव्य ऋषींच्या शापामुळे ब्राह्मण तत्काळ मरण पावला अनुसुयेने त्याला एका क्षणात जिवंत केला हे अवघड कृत्य पाहून देवांनी वरदान दिले की तिन्ही देव तुझे पुत्र होऊन तुझ्या आधीनं राहतील जिच्या पायाखाली धरणी मृदू होते अंगाला झोंबू नये म्हणून वारा मंद वाहतो सूर्य शीतल होतो व देवही जिला थरथरा कापतात तिच्या सौंदर्याला चंद्राची उपमा देण्यासही मनाला भीती वाटते कारण त्याच्यावर काळाडाग असून त्याच्या कलांचा क्षय होतो चंद्र पौर्णिमेला पूर्ण वाटोळा दिसला तरी रात्र उलटताच तो तेजहीन होतो तो अनुसुये पुढे तुलनेला तुलने कसा टिकेल सूर्य तेजस्वी म्हणावा तर उदय व असत त्याच्या बरोबरच असतात अनुसूयेच्या प्रमाणे नित्य तेज कोणाच्या अंगी आहे कौशिकाच्या पत्नीने शाप देताच सूर्याचे तप कळून आले सतीचा क्रोध ओळखून त्याने दहा दिवस झोप घेतली त्याला उदयाला आणून अनुसुयेने अनु लीला दाखविली त्या अनुसुयेची बरोबरी जगात कोण करू शकेल दया क्षमा व शांती आदी प्रमुख सुरेख गुण ज्याचे आहेत तो, तो जिगन्यंता विष्णू जगात प्रमुख आहे त्याला जीने प्रथम बंधू केला व पुन्हा पुत्र केला तिला उपमा देण्यास मला लाज वाटते तेव्हा अनुसूया केवळ चितकलाच आहे तिला जगात उपमा नाही तर अबला कोण म्हणेल अत्रिषी परमसामर्थ्यवान तपश्चर्या हाच त्यांचा उद्योग काहीही स्वार्थ न ठेवता परोपकारता, परोपकारता ते वागत त्या अत्रीची अनसूया पत्नी झाली दया क्षमा व पातीव्रत्य ह्या अलंकारांनी ती आपली काया शोभवत असे त्रिभुवन शोधूनही असे दुसरे साध्वीरत्न सापडणार नाही तिने काही तप किंवा प्रयत्न न करता उत्तम साधन संपादन केले ईश्वराने साकार होण्यासाठी प्रथम मायेची निर्मिती केली नंतर सगुण रूपात तो, तो जगात प्रकट झाला त्याप्रमाणे अवतार धारण धरण्यापूर्वी अनसुयेच्या शरीराच्या रूपाने त्याने प्रकट होण्यासाठी सुंदर जागा पृथ्वीवर प्रकट केली येथे अनसुयेची बरोबरी मायेशी करावी तर माया जड स्वरूप असून अनसुया साक्षात चैतन्य आहे मग मायेची उपमा कशी द्यावी कर्दम ऋषी अशा द्वितीय, द्वितीय पुत्र अनसुयेला दिली त्यांचा पुत्र अद्वितीय झाला तो हा भगवान स्वतः दत्त होऊन दत्तात्रेय नावाने विख्यात झाला आधुनिक दत्तकसूत दोनदा जन्म घेतात ज्याला माता पिता नाहीत कुलगोत्र नाही, कुल गोत्र नाही। त्याने आत्मदान केल्याने दयामुष्णायणता कशी येईल असा तो अप्रमेय भगवान भक्ती करिता स्वतः देय झाला श्रुतींनी गाईलेला सद्गुणैश्वर तो हा प्रसिद्ध दत्तात्रेय ज्याचे अनंत गुणगातांना वेद पुराणे शिणतात तेथे आमचे अल्पचित्त त्याचे संपूर्ण गुण मोजू शकेल काय सत्कवित्व रचून देवाचे मन तोष व्हावे तर आमच्यात बृहस्पतीचे कवित्व व सद्गुण नाहीत तरी येथे काहीही हेतू न ठेवता जशी प्रेरणा होईल तसे लेखन घडेल आम्हाला कर्तृत्वाचा अभिमान नाही गोदातीरावर वास करणारे वेदधर्माषी स्वकर्माचा निराश करण्यासाठी काशी करून दुष्कर्म टाळून लाभ मिळविता झाला त्याचा शिष्य दीपक ह्याने एकवीस वर्षे दुःख सोसून त्यांची सेवा निरलसपणे केली हरिहर त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याला बळेच वर देऊ लागले परंतु तो त्याने भुलला नाही अगर धैर्यापासून ढळला नाही मग गुरुंनी त्याला वर मागण्यास सांगताना त्याने दत्तचरित्र सांगण्याची विनंती केली गुरूंनी ती मान्य करून त्याला श्री दत्ताची कथा सांगितली परमहंस श्री परमहंसपरीव्राजकाचार्यवर्सुदेवानंद सरस्वती विरचि श्रीदत्तमहात् प्रथम श्रीगुरुदेव दत्तापण Uh -huh. All yeah. right.